सर्ग, त्वरित तेथून निघाला त्यावेळी दशग्रेव वाट पाहत उभा होता तो मधल्यानंतर झटकन कापून परिराजकाचे रूप घेऊन वैद्यहीकडे पावले टाकीत आला फिके भगवे वस्त्र अंगावर घातलेला डोक्यात केस बांधलेला हाती आणि डाव्या खांद्यावर पवित्र काठी टाकून परिवराजका वैद्यपाशी आला अति बलिष्ठ रावण त्या दोन भावाविना वनात असलेल्या सीतेपाशी राहिला सूर्य चंद्राविना असलेल्या संधेप्रमाणे ती यशस्वीनी राजपुत्री बाला त्या महान शक्तिशाली रावणाला दिसली चंद्राविना असलेली दशी रोहिणी तशी त्या महाभयंकर ग्रहाप्रमाणे असलेल्या रावणाला सीता दिसली त्या उग्र पापकर्म्याला पाहून जनस्थानांतील वृक्ष हालेरासे झाले वारा वाहिना असा झाला आपल्या लाल डोळ्याने तिच्याकडे टक लावून पाहणारे त्याला पाहून वेगाचे प्रवाह असणारी वेदी गोदावरी नदी भयाने मंदपणे वाहू लागली रामाच्या अनुपस्थितीची वाट पाहणारा दशग्रीव रावण त्या मध्याकाळात वैदेहीकडे येऊन भिक्षुरूप घेऊन उभा राहिला ती यावेळी करता शोक करीत होती अशा वेळी तो क्षुद्र भव्य रूप घेऊन वैदेही पाशी शनेश्चर चित्रा पाशी जावा तसा येऊन ठेपला त्याचे ते भव्य रूप गवताने झाकलेल्या रानात कुप कुपासा, असावा तसे होते त्या यशस्वीनी रामपत्नी वैदेहीला पाहत थांबला रामाची ते पत्नी पाहून रावण उभा राहिला तिथे मुख शुभ पूर्ण चंद्राच्या कांदीचे होते तिचे दात आणि ओठ सुंदर होते ती पर्णशाळेत शोकाने पीडित होऊन डोळ्यातून अश्रू ढाळीत बसली होते कमल पत्राप्रमाणे डोळे होते पिवळे रेशमी वस्त्र तीर त्या वैद्यहीकडे आकृष्ट होऊन राक्षस गेला तिला पाहून कामशर त्याच्या हृदयात शिरले वेदघोष करीत तो राक्षस राजा एकांतात सौजन्ययुक्त वचन बोलला त्रैलक्यात उत्तम कमळ विरहित लक्ष्मी सारख्या शरीरकांतीने झळकणाऱ्या सीतेची रावणाने प्रशंसा केली रूपे सोने वर्णा की कान्य पिवे रेशमी वस्त्र न कमांचर पंक्ति पद्मिनीप्रमा शोभना शुभवदने तू री श्री की शुभ लक्ष्मी हैस कि अप्सर है भाग्यदेवता है कि स्वीरपण फिर हैस तुझे दात कसे एक टोकदार घट्ट शुभ्रे थे हरिणी तुझे नेत्र विमन कड़ा लाल तुझा कटीखालचा भाग रुंद मांड्या पुष्ट आणि हत्तीच्या सोंड्यासारख्या वाढलेले गोल जवळजवळ कांतीमान ताडफळ्यासारखे गुळगुळीत उत्कृष्ट रत्नमाल रुळत असलेले आणि सुंदर असे हसणे सुंदर दात सुंदर नेत्र सुंदर असणारे हे विलासिने नदी जशी पाण्याने पुळण धू धु, पुळण धु, धुपून जात नेते तशी हे सुंदरी तू माझे मन ओढून घेतयस सुंदर केश आणि जवळजवळ सणा असणाऱ्या सुंदरी तुझा मध्य प्रदेश मावण्यासारख्या मा बारीक आहे देवस्त्री गंधर्वी यक्षी किन्नरी कोणी कोणी असे रूप असणारी स्त्री या माहितलावर मी पूर्वी कधी पाहिलेली नाही त्रैलोक्यात उत्कृष्ट असणारे तुझे रूप सुकुमारता वय आणि वनात तुझे राहणे या योगे माझे चित्त त्रस्त होत आहे म्हणून तू येथून निघून चल तुझे कल्याण असो इथे तू राहणे योग्य नव्हे राक्षस येथे वास करतात तून सुगंधी साधन सामग्रीनी भरलेल्या नगरांच्या उपवनात राहणेच योग्य शोभने तुला उत्तम माला उत्तम गंध उत्तम वस्त्र सवे आणि काळेभोव नेत्र असणाऱ्या सुंदरी तुला शोभेल असा उत्तम भरताई असला पाहिजे असे मला वाटते हे शुचिस्मिते तू कोण आहेस रुद्राचे आहेस मरुतांची आहेस की वसूंची आहेस सुंदरी तू मला देवताच असल्यासारखी वाटतेस येथे गंधर्व देव किन्नर यांची ये जाण नसते ही राक्षसांची वस्ती आहे येथे तू कशी आलीस येथे वानर सिंह चित्ते वाघ हरिण रांडगे अस्वल तरस कोल्हे फिरतात यांची तुला भीती कशी वाटत नाही मधमुक्त भयंकर अजस्त्र हत्ती इकडे येताना त्यांना हे सुंदरी तू या महारण्यात एकटी राहून भिर नाहीस तू कोण कुणाची कुठली दंडकारणे कशासाठी आलीस या दंडकारण्यास भयंकर राक्षस राहतात आणि कल्याणी तू एकटीच फिरतेस महात्मा रावणाने वैदहीची केली तेव्हा ब्राह्मण वैशाने आलेल्या रावणाला बघून मैथिलीने त्याची ती सर्व प्रकारच्या अतिथी सत्काराने पूजा केली अगोदर त्याला बसायला आसन दिले पाय धुण्याकरता पाणी देऊन बोलावले आणि त्यावेळी तो सौम्य दिसत असल्यामुळे त्याला सिद्ध समृद्धी म्हणाली वेशाने कमंडलो आणि निमंत्रण दिले ब्राह्मणा हे घ्या चटई सुखाने बसा हे पानात उत्पन्न झालेले जे उत्तम आणि पक्व ते आपल्याकरताच आहे स्वस्त चित्ताने त्याचा उपभोग घ्या उदार शब्दाने बोलणाऱ्या आणि आपल्याला बोलावणाऱ्या राजपत्नी मैथिलीकडे पाहून रावणाने तिथे जबरीने हरण करायचे असा मनात निश्चय केला आणि अशा रीतीने स्वतःच्या वधाला अर्पण केले इकडे मृगया करण्याकरता गेलेल्या आपल्या सुंदर वैश असलेल्या पतीची लक्ष्मणासह वाट पाहत असणारी सीता उठून पाहत असताना तिला फक्त ते हिरवेगार महावनच दिसत होते राम लक्ष्मण दिसतच नव्हते अरण्यकांडाचा सेहेचाळीसावा सर्ग समाप्त